वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग पस्तीसावा उरलेली रात्र त्या शोण नदीच्या काठी महर्षींच्यासह काढून आपली अगदी प्रभातकाली विश्वामित्र म्हणाले रामा रात्र संपूर्ण आता पहाड झाली आहे ही पूर्वेकडे संध्या उगवली आहे ऊठ बाबा आपल्याला तर पुढे जायचं आहे ते ऐकून आपले सर्व प्रातर्विधी आटपून राम पुढे चालण्याला तयार झाला आणि म्हणाला हा शवण नद पवित्र जलाने भरलेला खोल आहे त्याचे तीर वालुकामय हा कोठून ओलांडायचं बरे रामाच्या या प्रश्नाला विश्वामित्रांवर दिले हा मार्ग मी योजलाय याच मार्गाने महर्षी जातात अर्धा दिवस चालून त्याने पुष्कळ रस्ता कापला आणि त्यानं श्रेष्ठ नदी जान्हवीचे दर्शन झाले या नदीच्या काठी मुनी लोक नित्य वास करीत होते ती पवित्र जलाने भरलेली हंस आणि सारस पक्षी तिच्यावर विहरत होते अशी नदी पाहून सर्व मुनींना आणि रामलक्ष्मणांना आनंद झाला मग त्या सर्वांनी तिच्या तीरावर मुक्कामा करता जागा ठरवली आणि स्नान करून यथाविधी पितरांचे तर्पण केले अग्नीत हवन करून उरलेले अन्न अमृत समजून भक्षण केले मग शुभ आणि आनंदित मानाने ते त्या जान्हवीच्या काठी विसावले महात्म्या विश्वामित्रांच्या भोवती कोंडाळे करून ते विधीनुसार आपापल्या जागी बसले दोघे राघवही आपल्या योग्यतेनुरूप बसले मग आनंदित अंतकरणाने राम विश्वामित्राने म्हणाला भगवान ही त्रिपथगा म्हणजे तीन फाट्याने वाहणारी गंगा नदी त्रैलोक्याचे आक्रमण करून नद नद्यांचा पती जो सागर त्याच्याकडे कशी गेली याविषयी मला ऐकण्याची इच्छा आहे रामाच्या प्रश्नाने उत्तेजित होऊन महामुनी विश्वामित्राने गंगेचा जन्म तिची वाढ इत्यादी विषयी सांगण्यास सुरुवात केली रामा पर्वतश्रेष्ठ हिमवान धातूंचे महान भांडार असणार आहे त्याला जगात रूपाने अनुपमा अशा दोन मुली झाल्या या हिमवानाचे पत्नी म्हणजे मेरूपर्वताची मुलगी अत्यंत देखणे आणि सुरेख शरीराकृती असणारी होती ती या दोन मुलींची माता या मुलींपैकी वडील मुलगीची ही गंगा आणि दुसरी मुलगी उमा नावाची आता जी वडील मुलगी गंगा त्रिपथगा नदी तिची सर्व देवाने देवकार्य साधण्या करता म्हणून हिमवानाकडे मागणी केली हिमवानाने त्रैलोक्याचे हित व्हावे या इच्छेने आपली मुलगी स्वैरपणे वाहणारी लोक पावणे गंगा धर्मशास्त्रानुसार देवांना दिली त्रैलोक्याचे हित करण्याच्या इच्छेने ते सर्वदेव मनात कृतकार्य होऊन गंगेला घेऊन गेले जी दुसरी मुलगी होती तिने उत्तम व्रत घेऊन उग्र तप केली ती तपोधन होती उग्र तपाने युक्त असलेली ती मुलगी उमा सर्व लोकांचे आदराला पात्र झालेली त्या पर्वतश्रेष्ठाने तिच्याच सारखा उग्र तपस्वी रुद्राला दिली अशा या पर्वतराजाच्या दोन लोकाद्रास पात्र झालेल्या मुली म्हणजे नद्यात श्रेष्ठ असलेली गंगा आणि उमादेवी या हो त्रिपथका म्हणजे पापहरणी गंगा नदी प्रथम आकाश लोकात आणि तेथून देवलोकी कशी गेली हे सर्व बाळा तुला मी सांगितले बालकंडाचा पस्तीसावासर्ग समाप्त